श्री शुकदेव म्हणाले हे राजन मैत्रिया यांच्या मुखातून ही परम पुण्यमय कथा ऐकून भगवंतांच्या लीला कथांमध्ये अत्यंत प्रेम निर्माण झाल्यामुळे बिदुराने पुन्हा विचारले स्वयंभू ब्रह्मदेवाचा प्रिय पुत्र महाराज स्वायींभू मनु यांनी आपली प्रिय पत्नी शतरूपा प्राप्त झाल्यानंतर काय केले हे साधू शिरो आपण मला आजीराज राजर्षी स्वयंभू पवित्र चरित्र सांगावे ते श्री विष्णूंचे भक्त होते म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याविषयी मी श्रद्धालु आहे विद्वानांचे असे श्रेष्ठ आहे कि ज्यांच्या हृदयामध्ये श्री मुकुंडांचे चरणारविंद विराजमान आहे त्या भक्तिगणांच्या गुणांचे श्रवण करणे हे माणसांनी पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राभ्यासाच्या श्रमाचे मुख्य फळ आहे श्री शुकाचार्य म्हणाले राजन सहस्त्र शिर्षा भगवान श्री हरींचे चरणाश्रीत भक्त विदुराने जेव्हा विनय पूर्वक भगवंतांच्या कथा सांगण्याची विनंती केली तेव्हा मुनिवर मैत्रे यांचे अंग रोमांचित झाले ते म्हणाले जेव्हा आपली पत्नी शतरूपे सह स्वयंभू म्हणून जन्म झाला तेव्हा मोठ्या नम्रतेने हात जोडून ते श्री ब्रह्मदेवाला म्हणाले भगवंत आपणच एकमेव सर्व जीवांचे जन्मदाते आणि त्यांची उपजीविका करणारे पिता आहात तरी सुद्धा आपले संतान असलेल्या आमच्याकडून आपली सेवा कशी होऊ शकेल हे पूज्यपाल आम्ही आपल्याला नमस्कार करीत हो। आहोत आमच्या हातून होऊ शकेल अशा योग्य कार्याची आपण आम्हाला आज्ञा करावी ज्यामुळे या लोकात आमची सगळीकडे किर्ती होईल आणि परलोकात आम्हाला उभय कल्याण असो मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे कारण तुम्ही सरळ भावाने मला आज्ञा करा असे म्हणून आत्मसमर्पण केले हे विरा पुत्राने आपल्या पित्याची अशा प्रकारेच पूजा केली पाहिजे दुसऱ्याची ईर्षा न करता जेवढे होईल तेवढे त्यांच्या आज्ञेचे आदरपूर्वक दक्षतेने पालन करणे हेच योग्य आहे तू या आपल्या भार्ये पासून स्वतः सारखीच गुणवान संतती उत्पन्न करून धर्मपूर्व पृथ्वीचे पालन कर आणि यज्ञ करून श्रीहरींची आराधना कर राजन प्रजा पालन हीच मोठी सेवा होईल आणि तुला प्रजेचे पालन करताना पाहून भगवान श्रीहरी तुझ्यावर प्रसन्न होतील यज्ञमूर्ती जनार्दन भगवान ज्यांच्यावर प्रसन्न होत नाही होत। एक प्रकारे आपल्या आत्म्याचाच अनादर करतात म्हणू म्हणाले पापांचा नाश करणारे ताज मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन परंतु आपण या जगात मी आणि माझी भावी प्रजा यांच्या राहण्याचे ठिकाण सांगा ही देवा सर्व जीवांचे निवासस्थान असलेली पृथ्वी या यावेळी प्रलयातील पाण्यात बुडालेली आहे या पृथ्वी देवीचा उद्धाराचा आपण प्रयत्न करा मैत्रिय म्हणाले पृथ्वी अशा प्रकारे अथंग पाण्यात बुडालेली पाहून ब्रह्मदेव बराच मनात विचार करीत राहिले की हिला कशी बाहेर काढू ज्यावेळी मी सृष्टीरचना करीत होतो त्यावेळी पाण्यात बुडाल्यामुळे पृथ्वी रसा तळाला गेली होती सृष्टी कार्यासाठी आमची नियुक्ती झाली आहे यासाठी आम्हाला आता काय केले पाहिजे ज्यांच्या संकल्पाने माझा जा जन्म झाला आहे त्या सर्व शक्तिमान श्रीहरींनीच आता मला प्रेरणा द्यावी ब्रह्मदेव याप्रमाणे विचार करीतच होते तेवढ्यात त्यांच्या नाकाच्या छिद्रातून अचानकपणे अंगठ्या एवढा एक वराह शिशू बाहेर पडला हे भारता मोठी आश्चर्याची गोष्ट अशी कि आकाशात असलेला तो वराह शिशू ब्रम्हदेवांच्या देखतच मोठा होऊन क्षणात हत्ती एवढा झाला त्या विशाल वराह मूर्तीला पाहून मरीची आदी मुनीजन सनकादिक आणि स्वयंभू मनुसह ब्रह्मदेव वेगवेगळे तर्क करू लागले अहो आज वराहाचा वराच्या हा, हा कोणता आश्चर्य हा तर नाकातून निघाला होता पहिल्यांदा तर हा अंगठ्याच्या पेरा एवढा दिसत होता परंतु एका क्षणातच हा मोठ्या शिलेच्या आकाराचा झाला हे यज्ञमूर्ती भगवानच निश्चितपणे आमच्या मनाला मोहित करीत असावेत ब्रह्मदेव आणि त्याचे पुत्र अशा प्रकारे विचार करीत होते तेवढ्यात भगवान यज्ञपुरुष पर्वताकार होऊन गर्जना करू लागले सर्व शक्तिमान श्रीहरींनी आपल्या गर्जनांच्या दिशातून प्रतिध्वनी उमटवून ब्रह्मदेव आणि श्रेष्ठ ब्राह्मणांना हर्षभरित केले आपना खेद करना माया गर्जना जनो ऐकुन जनोलोक तपोलोक सत्य लोक मुनिगण वेदांवित्र मंत्री स्तुति करू लगे भगवान स्वरूपन के मन मुनीश्वर जी स्तुति के लिए ती मानू गर्जना करून देवतांच्या पहिल्यांदा शेपूट उंच करून मोठ्या वेगाने आकाशात उसळी मारली आणि आपल्या मानेवरील केस विस्मारून खुरांच्या आघाताने ढगाना विखरून टाकली त्यांचे शरीर अत्यंत कठोर होते केस होते, सफेद दाढा त्वचे शोभायमा आपल्या नाकाने वास घेत ते पृथ्वीचा शोध घेत होते त्यांच्या दाढा भयंकर होत्या आपली स्तुती करणाऱ्या मरीची आणि मुलींच्याकडे सौम्य दृष्टीने पाहत त्यांनी पाण्यात प्रवेश केला ज्यावेळी त्यांचे वज्रमय पर्वतासारखे कठोर शरीर पाण्यात पडले तेव्हा त्या वेगाने जणुकई समुद्राचे पोटच फाटले आणि त्यातून ढगांच्या गडगडाटासारखा भीषण आवाज झाला त्यावेळी असे वाटले की जणूकई आपले प्रदीर्घ तरंग रूपात उंच करून तो मोठ्या अर्थस्वराने हे यज्ञेश्वरा माझे रक्षण करा अशी प्रार्थना करीत आहे तेव्हा भगवान यज्ञमूर्ती आपल्या बाणासारख्या तीक्ष्ण फुलाने पाणी कापी त्या अगाह्य जलराशीच्या पलीकडच्या पोहचले तिथे रसातळात त्यांनी सर्व जीवांचे आश्रय स्थान असलेली पृथ्वी पाहिली त्या पृथ्वीला कल्पाच्या शेवटी निंद्रा घेण्यासाठी उद्युक्त झालेल्या श्रीहरीने स्वतः आपल्या पोटात सामावून घेतले होते नंतर पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला आपल्या दाढीवर घेऊन ते रसा ते ते ते ले ले वर आले त्यावेळी ते मोठे शोभवंत दिसत होते पाण्यातून बाहेर येते वेळी त्यांना अडवणाऱ्या महापराक्रमी हिरण्याक्षाने पाण्याच्या आतच त्यांच्यावर गदा घेऊन आक्रमण केले त्यावेळी त्यांचा क्रोध सुदर्शन चक्रासारखा तीव्र झाला आणि त्यांनी त्याला लीलैया असे मारले की जसा सिंह हत्तीला मारतो त्यावेळी त्याच्या रक्ताने त्यांचे तोंड आणि कांशील माखल्यामुळे असे दिसत होते कि एखादा हत्ती लाल मातीत टक्कर देऊन आला आहे ज्याप्रमाणे हत्ती आपल्या दातांवर कमल धारण करतो त्याचप्रमाणे आपल्या सफेद दातांच्या टोकांवर पृथ्वी ठेवून आलेल्या तमाल पत्राप्रमाणे नीलवर्ण वराह भगवाना पाहून ब्रम्ह आदीनी त्यांना हे भगवंतच आहेत असे ओळखून हात जोडून तेव्हा वेद वाक्याने त्यांची स्तुती करू लागली ऋषी म्हणाले भगवानायी रूप शरीर थरथरवत आहात आपल्याला नमस्कार असो आपल्या रोम रोमात सर्व यज्ञ सामावले आहेत पृथ्वीला वर आणण्यासाठी वराहरूप धारण करणाऱ्या आपल्याला नमस्कार असो हे देवा आपल्या या शरीराचे दुराचारी लोकांना दर्शन घेणे अत्यंत कठीण आहे कर्म हे यज्ञरूप आहे आणि ब्रम्हदेव या चारी ऋतुविजांचे कर्म चा, आहे हे देवा आपल्या मुखाच्या अग्रभागी स्त्रूप आहे नासिकाछिद्रात स्त्रुवा पोटा मदे इडा भक्षन पात्र, मदे चमस, मुखा मदे भागु पात्र, चमस, आणि भगवान अपने जे चरवण है वारंबार अवतार घेने दीक्षणीय ईष्टी है मान उपसद तीन इष्टी दोनों दाड़ा प्रायणी आणि उदयनीय म्हणजे म्हणजे होम रहित अग्नी आणि आवसभ्य म्हणजे उपासनाग्नि आहे तसेच प्राणचिती इष्टिता चयन आहे देवा आपले वीर सोम आहे सण प्रतः समनादि तीन सवन सात धातू अभ्निष्टुन अत्यभ्निष्ट अतिरात्र आणि आम नावाचा सात संस्था आहे, तसे शरीराचे सांधे सर्व सत्रे आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण यज्ञ म्हणजे सोम रहित याग आणि क्रतू म्हणजे सोमसहित याग रूप यज्ञानुष्ठानानुरूप इष्टी आपल्या अंगाना एकत्रित ठेवणाऱ्या मांसपेशी आहे सर्व मंत्र देवता द्रव्य आणि कर्म आपलेच स्वरूप आहे आपणास नमस्कार असो वेळाग्रभक्ती आणि मनाची एकाग्रता याद्वारे ज्या ज्ञानाचा अनुभव येतो ते आपलेच स्वरूप आहे तसेच आपण सर्वांचे विद्या आहात आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार असो हे पृथ्वीला धारण करणाऱ्या भगवंता आपल्या दाढीच्या टोकावर ठेवलेली पर्वताने ही पृथ्वी अशी शोभायमान दिसत आहे की जसे पाण्यातून बाहेर आलेल्या हत्तीने दातांवर पत्रयुक्त कमळबेल ठेवली आहे आपल्या दातांवर ठेवलेल्या भूमंडळामुळे आपले वेदमय बराहरूप असे शोभत आहे की जसे शिखरांवर मेघ आले असता प्रचंड वाटणारे कुलपर्वत शोभावेत नात, सुखाने राहण्यासाठी आपण आपली पत्नी या जगनमाता पृथ्वीला पाण्यावर स्थापित करा आपण जगताचे पिता आहात आणि अरणीमध्ये अग्नि स्थापन करतात त्याप्रमाणे आपण हिच्या धारण शक्ती रूप आपले तेज स्थापित केले आहे आम्ही आपणासह त्या पृथ्वी मातेला नमस्कार करीत आहोत प्रभु, रसा बुडालेल्या या पृथ्वीला वर का आपल्या शिवाय आणखी कोण करू को शकत होते ज्यांनी आपल्या मायेने या अतिशय आश्चर्यमय असलेल्या विश्वाची रचना केली आणि जे सर्व आश्चर्यांची खाण आहे त्या आपल्या बाबतीत यात आप आश्चर्य ते काय हे देवा आपण जेव्हा आपले वेदमय शरीर थरथवता त्यावेळी आपल्या मानेवरील केसातील पवित्र जलबिंदू आमच्यावर पडतात त्यामुळे आपल्या कर्मांना काही अंत नाही आपल्याच योग मायाच्या गुणाने हे सर्व जग मोहित झाले आहे भगवंत आपण याचे कल्याण करा मैत्री म्हणाले मित्रा पाणी स्थिर करून त्यावर पृथ्वीची स्थापना केली अशा प्रकारे रसा तळातून सोह जाणलेल्या पृथ्वीला पाण्यावर ठेवून ते विश्वकसेन प्रजापती भगवान श्रीहरी अंतर्धान पावले अत्यंत आहे आणि त्या भगवंतांचे मंगलमय मनोहर कथा भक्तीभावाने ऐकतो किंवा ऐकवितो त्याच्यावर फक्त वत्सल भगवान मनापासून फार लवकर प्रसन्न होतात भगवंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहे ते प्रसारात भजन करतात त्यांना ते अंतर्यामी परमात्मा स्वतः आपले परमबोधच प्रदान करतात अहो या जगात पशुकुल्य माणूस सोडला तर आपल्या पुरुषार्थाचे सार जाणणारा असा कोण आहे कि जो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणाऱ्या भूगवंतांच्या प्राचीन कथांपैकी कोणत्याही अमृतमय कथेचे आपल्या कानांची उंजळ करून एक वेळ जरी श्रवण करील तरी त्याचे मन तेथून दूर जाईल अध्याय तेरावा समाप्त